वाल्मिकी रामायण आयोदांड सर्ग पंची जावा त्या रामाच्या मातेने आपल्या मनातला खेद दूर सारला आणि पवित्र जलाला स्पर्श करून त्या सतीने रामाविषयी मंगलोच्चार केले रामा तुला अडवणे काही शक्य नाही तेव्हा तू जा पण लवकर परत ये सज्जनांच्या मार्गाने चाल ज्या धर्माचे तू मनापासून आणि नियमाने पालन करतोस तो धर्म हे राघव श्रेष्ठा तुझे रक्षण करो मुला देवामध्ये आणि देवालयामध्ये ज्यादा तू प्रणाम कर महर्षि विद्वान विश्वामित्रां जी आश्रय तुला माता शुश्रूषे सत्या ने तू सुरक्षित उदंट आयुष्यम हो नरोम समेधपवित्रे वेदी देवाल ब्राह्मण से स्तंिल पर्वत झाड़े झुड़पे सरोवरे पक्षी सर्प सिंह हे तुझे रक्षण करो महर्षीच्यामुळे साध्य मंगलकारी होत धाता विधाता पुषा भग अयमा तुझे मंगल, मंगल करोत इंद्रादी सगळे लोकपाल सहा ऋतू सगळे महिने संवत्सरे रात्री दिवस क्षण हे सर्व तुझे सदा मंगल करोत श्रुती स्मृती आणि धर्म पुत्रा तुझे सर्व बाजूंनी रक्षण करो भगवान स्कंद सोमदेव आणि बृहस्पती सप्तर्षी नारद तुझे चहूकडून रक्षण करो। सिद्ध दिशा आणि त्यांचे पालक यांची मी प्रार्थना केलीय ते वनात सर्वच रीतीने पर्वत सारे समुद्र राजा वरुण जऊ अंतरिक्ष पृथ्वी वायू आणि चराचर सर्व नक्षत्रे ग्रह आणि दैवते दिवस रात्री तसेच संध्याकाळ वनात राहत असताना तुझे रक्षण करू सहा ऋतू महिने संवत्सरे कालमापके आणि स्थलमापके हे सगळे तुला सुखरूप राखो मुनिवेश घेऊन महाराण्यात फिरत असताना सुद्धा बुद्धिमंतांना देव आणि दैत्य सदवेत सुखदायी होत बाळा राक्षसांचे पिशाचांचे भयंकर क्रूर कर्म्याचे सर्व प्रकारच्या नरमंस भिक्षकांचे तुला भय न राहो वानर विंचू गांधीन्माशा चिल्टे, सरपटणारे प्राणी आणि किडे गहन करण्यात गहन आरळण्यात तुझ्याजवळ न येऊ मोठमोठे हाती सिंह वाघ अस्वरे रानडुकरे शेंगे असलेले भयानक रान रेडे तुला दुखापत न करोत नरवंसभक्षक असे जे कोणी आपली आणखी इतर सर्व प्राणी असतील मुला तुला न मारवत कारण त्या सर्वांना मी येथे पूजले आहे रामा तुझे मार्ग सुरक्षित असो तुझे पराक्रम सिद्धी जाऊ सर्व साधन संपत्ती तुला लाभ मुला माझे तुला पुन्हा तुझे मी स्वस्ती वचन उच्चार आणि तुझे जे शत्रू असतील त्यांच्याकडून तुझे स्वस्ती असो शुक्र सोम सूर्य कुबेर आणि यम यांचे मी पूजन केले रामा तू दंड ते तुझे रक्षण करत अग्निवायू दूर, तसे ऋषी मुखातून बाहेर पडलेले मंत्र हे तू आजमन करीत असताना तुझे रक्षण करो। सर्व लोकांचा प्रभु ब्रह्मा प्राणी मात्रांचा उत्पन्न करता आणि ऋषी आणखी जे कोणी देव दे रुलेले असतील ते वनवासात तुझे रक्षण करू अशा रीतीने विशाल नेत्र त्या यशस्वीनीने फुलाने सुगंधित द्रव्याने आणि अनुरूप स्थितीने देवांचे पूजन केले रामाचे मंगल म्हणून महात्म्या ब्राह्मणाकडून विधीपूर्वक अग्नित हवन करू पांढरी फुले समिधा मोहऱ्या श्रेष्ठ स्त्री कौशल्या हिने आण उपाध्याने विधीपूर्वक शांती करता आणि आरोग्या करता हवन केले हवन करून उरलेले जे द्रव्य होते त्याचा बाहेर देण्याचा बली बनवला मग मध दही अक्षता तूर हि घेऊन ब्विजाने रामाची वनात सुखरूपता इच्छिणारी स्वस्तिमंत्र स्वस्ति क्रिया उच्चारली मग त्या द्विजशश्रेष्ठाला यशस्वीनी राममातेने त्याच्या इच्छेनुसार दक्षिणा दिली आणि ती रामाला बोलली सर्व देव नमस्कार करीत असलेल्या इंद्राचे जेल वृत्रनाशाच्या प्रसंगी निर्माण झाले ते मंगल तुझे हो जे मंगल पूर्वी विनतेने अमृताची मागणी करणाऱ्या गरुडाचे चिंतिले ते मंगल तुझे हो अमृताचे उत्पादन करीत असताना दैत्याना मारणाऱ्या इंद्राला जे मंगल अदितीने देऊ केले ते मंगल तुझे हो विष्णूचे तीन पावले टाकताना जे मंगल होते रामा सागर, वेद, लोक, त्या दिशा, जे जे ते मंगल होते ते सर्व तुझे शुभ मंगल करू असे म्हणून उरलेली फुले अक्षता इत्यादी पुत्राच्या डोक्यावर ठेवून आणि रामाला गंधाचा लेप करून उत्तम रीतीने उद्दिष्ट सिद्ध करणारी विशल्य नावाची शुभ औषधी कौशल्याने हो राखीप्रमाणे रामाच्या हाती बांधली आणि मंत्राचा जप केला दुःख मना दाट दा मनात दाटले असताना सुद्धा आनंद दाखवून मनात नसताना केवळ शब्दोच्चाराने आणि अडखळत ती बोलली वाकून त्या यशस्विनीने पुत्राची टाळू हुंगली आणि त्याला मिठी मारून ती म्हणाली रामा तू मनात इच्छा आहेस तर आनंदाने जा तुझे सर्व हेतू तु पार पडून रोगमुक्त राहून तुला सुखरूप परत आलेला आणि राजकार्याला जोडलेला मी पाहिन मंगलक्रियाने तू संपन्न झालायस तू वनवासातून येथे परत आलास म्हणजे सोनबाईच्या आणि माझ्या इच्छा नित्य संवर्धन कर ये बरे शिवादी देवगणांचे महर्षांचे भूतगणांचे देव सर्पांचे मी पूजन केले राघवा तू दीर्घ काळ चालला असताना दिशा तुझे भले तुझ्या डोळ्यात आसय गुरु आली तिने यथाविधी स्वस्तयन या, समाप्त केले राघवाला प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा पुन्हा त्याला बघून ते आलिंगन देऊ लागले देवीने प्रदक्षिणा पुरी केली तेव्हा रामाने मातेचे चरण घट्ट धरून पुन्हा पुन्हा नमस्कार केला त्या मंगल क्रियांच्या शोभेने विलसत महायशस्वी राम सीतानिवासाकडे गेला अयोध्याकांडाचा पंचवीसावा सर्ग समाप्त